स्वरूप आहे स्वयंप्रकाश ज्ञानूप आहे म्हणण्याचा काय अर्थ आहे काही गोष्टी ज्या वास्तविक असतात ना त्याला एक एक ना ते म्हणणं हा त्याचा अपमान असतो त्या समजायला लागतं जरा दोन तीन उदाहरणाने आपल्याला सांगतं म्हणजे कळे एक ग्रहस्थ एका गावाला गेलो काही कारणाने आजारी पडले मग आजारी पडल्यानंतर तिथे जे लोक असतात ना तेच आपले आईबाप असतात त्याचं कोण हे दुसरं मग त्या एका घरी जिथे राहिले त्या घरीच एकंदर सगळा आजारपणाचा काळ गेला त्या घरात असलेल्या त्या बहीने अतिशय त्याची सेवा केली तो तिथनं घरून तिथून निघून आला निघाल्यानंतर आजारपणाच्या ज्या काळामधला जो तो सेवेचा भाग आहे तो लक्षात घेऊन त्या बाईला तो म्हणाला बाई तुम्ही माझी एवढी सेवा केली खरोखरी अगदी माझ्या मातोश्रीसारखी तुम्ही सेवा केली माझ्या तुम्ही आईच आहात असं मला वाटलं एकंदर आठ दिवसामध्ये त्या बाईला पण बरं वाटलं अतिशय <coughs> माणसानं नेहमी पुणे मुमूक्षु न आला माणसानं म्हणजे खास मुमसाठी सूचना हे विषयी पामरासाठी विषयी पामराने ओळख नसली तर ओळख हटकून काढली पाहिजे त्याच्याशिवाय राहणार कसं तिथे जण <laughs> मुक्काम कसे करणार असदरी चक्रम यश्माकम बदरी तरु हो। बाजारात येण्यासंबंध यो एम यो एम वयम वयम असं म्हणून त्याच्या घरी जाऊन राहिलं पाहिजे उलट घुसे शेती करून राहिलं पाहिजे हे प्रापंचिक माणसाचं काम आहे पण मनुक होणे कोणाशीही बोलू नये मधुरत्वानं वा अमधुरत्वानं बोलू नये का बोलण्यानं माणसांचा मोह वाढत बोलणं हे मोहाला कारणीभूत असतं कोणाशी तुम्ही बोला मोह निर्माण झाल्याशिवाय राहणार थोडं बोला अधिक बोला म्हणून कोणाशी बोलू नये हे सगळ्यात कारण महत्वाचं कारण आहे आणि माणूस बोलू लागला की त्याच्यामध्ये स्नेह मोह निर्माण होतच असतो आणि स्नेह मुलाने दुःखाने असा त्याचा आहे स्नेह हा कोणाचाही कितीही चांगला असला पुत्रस्नेही मोहित असो मोहित मोहित असो पण स्नेहाने मोहित झालेले हे सगळे मोहिते हे सगळे मोहिते हे दुःख पर्यवसायी ठरतात ध्यानात म्हणून कोणी कोणाशी बोलायचं नाही हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आणि जर बोलला तर तुमचा स्नेह वाडेल, मृदुत्व वाडेल, हा खरं सांगू तुम्हाला घट्ट कधी विरघळेल काही सांगता येत बोलणं हे माणसाला विरघळू येत असत एकदा माणूस विरघळला म्हणजे हो मग तो त्या संशोधकांचा वीरगळ होतो विरगळ आहे संशोधकांचा वीर गळ होतो आपला विठ्ठल राहतच नाही त्या विठ्ठला टाकलाय लोकांनी करू देत त्यांचं स्वातंत्र्य बिचाऱ्यांचं वाणी दिली देवाने ओठ हलवल्यानंतर अक्षरांचा उच्चारण घडतं वायूच्या स्पर्श एक कथा आहे त्या कथेमध्ये गोवाचं नाव आहे वीरगळ आणि बाईचं नाव आहे रुक्मिणी आणि त्या वीरगळाची आणि रुक्मिणीची कथा सांगून तोच हा विठ्ठल रुक्मिणी असं त्या निळा चरित्रामध्ये महानुभावांच्या कथा आहे त्या कथेच्या आधारे हे त्याची काहीतरी संगती लावतात आपल्याला त्यात फारसं शिरायचं नाही पण असा तो वीरगळ एकंदर करून टाकला या संशोधकाने तेव्हा त्या बाईला जेव्हा म्हणाला की तू माझ्या आईसारखी सेवा केलीस त्या बाईला पण अतिशय बरं स्तुती पराव्या मुखे रुचिकर रहा नियम तिथे अपवाद ठरला नाही नियम नियम म्हणूनच ठरला घरी आला काही चार दिवस निघून गेले आपल्या आईला सगळी कथा त्याने सांगितली असं असं मी त्या बाईला बोललो तिला बरं वाटलं काय त्याच्याविषयी मी पैसे होते खर्च केला वगैरे वगैरे सगळे कथा सांगितली पुढे घरी आल्यानंतर चार दोन महिने लोटल्यानंतर पुन्हा आजारी पडला त्याच्या खास जन्मदात्या जनयित्री प्रसवती जिला म्हणता त्या प्रसतीने त्याची सेवा केली त्या आजारात तो बरं झाला आणि बरा झाल्यानंतर तो आईलाही म्हणायला लग लागला काय कि मी अतिशय कष्टाने दुःखात पडलो होतो माझी फार तू सेवा केली सगळी माझ्या आई सारखी म्हणजे देऊ का चपरा केला होता मी काय राक्षस नाही काय का वेळेची आणलेली बाई म्हणून आईला आई म्हणून आग मारायला लागलो या रूपा ना त्यानं तर या आई शब्दालाही व्यर्थत व्हायचं अरे तुझे ती तुझी आईच आहे तिला काय सारखं म्हणायचं तिने तुझे नको त्यावेळी कष्ट उपसलेले ध्यानात ठेव ज्यावेळी कष्ट उपसायला हवे होते त्यावेळी तिने नको नको ते कष्ट उपसले त्यावेळी जर खरोखरी तिने आपले कष्ट उपसले नसते तर तुम्ही आम्ही असे इथे मंडपात दिसलो नसतो त्या त्या बहिला अतिशय आपला मोह म्हणून वास्तविक मोह निर्माण होण्याजोगे आपण त्यावेळी नव्हतो बरं का मोह निर्माण होण्याजोगे नव्हतं पण तिला मोह जात बाईची अतिशय मोहता असल्यामुळे आपण जगलो एवढी गोष्ट करी बर का मोहित आहे आपण मोहिते आई मोहिते आपण नाही आपण सगळे मोहाचे भिजे आहोत मोहित्याचे असं सांगण्यात येतात असा आई शब्द आईला जर आपण उच्चारला तर त्यामध्ये भेद निर्माण होतो आई आहेच तिला आता पुन्हा आई सारखी नाही वगैरे असं गौरवून बोलायचं काही कारण करन कारण ते आहे म्हण नाही त्या पहिला आई म्हणायचं काय करणं खरं तुम्हाला जर अतिशय बारकाव्यानं ऐकायचं असेल मी तुम्हाला नेहमी म्हणतो की मला विरुद्ध बाजू फार चांगली सांगता येते मला जर फर्स्ट थॉट सांगता येतो तर सेकंड थॉट मला त्यापेक्षा चांगला सांगता येतो ध्याना फक्त मला सांगायचा नाही माझं ठरलंय पण तुम्हाला दुरान्वयाने एक गोष्ट संगुष्ट होतो, सगळ्यात वाईट जर शिवी कोणती असेल तर आई शब्दासारखी शिवी नाही जगामध्ये ध्याना ठेवते आई हा शब्द मी अतिशय आदाराचा असंही आपल्याला सांगू इच्छितो आणि आईसारखा शब्द शिवीचा नाही असं पण आपण ध्यानात ठेवतो मी त्याची दुसरी बाजू असं आपल्याला त्यातनं फारसं सांगायचं नाही तेव्हा आईला आई म्हणणं हे सुद्धा एखाद्या वेळी कमीपणाचं होतं की रोज आपण आई हाक मारतो या म्हणण्यामध्ये अति स्नेह अति आत्मीयता आहे म्हणा या उच्चारणामध्ये ती आपल्या आई शब्दाचा विषय झालेली नसतो पण तू माझ्या आई सारख्याच म्हणण्या म्हणजे त्याला आपण आई शब्दाचा विषय करीत असत म्हणून ते बिघडले जाणार किंवा ही तुम्हाला इथे नसेल एवढं समजायचं हे फार नाजूक आहे मी सांगितलेलं आहे नाजूक आहे म्हणण्याचं कारण आईला आई म्हणण्यामध्ये विषयत्व कधी प्राप्त होतं आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये मातृभाव वात्सल्य भावाने ते सांभाळते त्याचं स्मरण त्याच्यामध्ये व्हावं असं हा मारण असतं हे थोडं समजायला नाजूक आहे पण दुसरी एक तात्यांची गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे खरं गोष्टी करता गोष्टी किंवा टाइमपास करण्याकरता आणि त्याच्यात गरम आहे आज मला याचा पावलोपावले अनुभव आलेला आहे म्हणजे तात्याने गोष्ट सांगितल्यामध्ये महत्व नाही आज तुम्ही फिरून या तुम्हालाही हो असा अनुभव येईल <coughs> की तात्या म्हणत होते गोष्ट खरी आम्ही कोर्टात हे ग्रहस्थ गेले ते गेल्यानंतर कोर्ट ही अशी गम्मत आहे की काम लवकर संपत नाही खेटे घालूनच माणूस अगोदर कंटाळ ती इमारत बघा अशी मजबूत बांधली आहे मी एका वकिलाने विचार काम मजबूत बनले मग मी इमारत त्यांनी मला काय सांगितलं महाराज अहो पिढ्यान पिढ्या खटले चालायचे <laughs> आहेत काय इमारत मजबूत पाहिजे एकदा मी विचार किती दिवस झाले म्हणले त्या केसचा निकाल लागत नाही ते इमारत कशी बांधल्या म्हणजे मजबूत ती इमारत असंच तोपर्यंत खटले चाललेच पाहिजेत <laughs> लोक संपले इमारत इमारत ते इमारतीत काय चालायचं म्हणजे इमारती रिकाम्या ठेवायच्या काय इमारत सदा भरलेली जिकडे तिकडे माणसं बघित बेली पोलीस सगळे इकडे तिकडे भटकत असले दिसले पाहिजेत आवार कमी पडला पाहिजे त्याचं असं आपल्याला त्यातनं काही सांगायचं नाही एकदा गृहस्थेक कचेरीमध्ये गेले तिथे मामलेदार साहेब नव्हतं तिथे होता कारकोंडा आता तुम्ही त्याला हेड क्लार्क म्हणा आणखीन काय मोठी पदवी द्यायची तो होता तिथे शिवसेना असं असतो माझं काम आहे काय झालं साहेब गावाला गेले त्यांचं ठरलं असतं साहेब रजेवर आहेत गावाला गेलेत दुपारी येत आहेत उद्या येत आहेत परवा या म्हणून सांगितलेत तारीख बदलली त्यांना संध्याकाळी पाच वाजता सांगायचं ते गेल्यावर गे सांगायचं संध्याकाळी सांगायचं तुमची तारीख बदलल्या म्हणून पण या लोकांनी जर असं केलं की ज्यांच्या तारखा बदलल्या त्यांना पहिल्यांदा सांगायचे तर लोक आपापल्या कामाला जातील अर्धा कोर्ट काम होईल कारण अर्ध्या तारखा बदलायच्याच असतात बरं काही इलाज नाही स्वभाव त्यांचं काय आपण करू शकत तेव्हा त्या माणसाला डोकं त्याने विचार केला की साहेब गावाला गेलेली गोष्ट खरी आहे म्हणून असा आहे साहेब की जरी मामलेदार साहेब गावाला गेले असले तरी सुद्धा आमचे मामलेदार तुम्हीच आम्हाला कोण आहे तुमच्याशी साहेब मोठे आहे ती गोष्ट खरीच आहे पण आमचे खरे मामलेदार आपणच आहात त्याला त्या वर्णनानं त्या स्तुतीने महत्व बरं वाटलं बरोबर आहे मला हा मामलेदार म्हणतापेक्षा काय मोठा असला पाहिजे काही कामं सांगणं करणं आताच्या शब्दावर हात गोले करणं वगैरे वगैरे सगळं आत आपल्या अंतर्गत समजत पण त्याला तुम्ही आमचे मामलेदार म्हटल्यावर त्याला अतिशय बरं वाटलं लगेच त्याचं कागद काढून काय आवश्यक आहे नाही किंवा तारीख पडेल सगळी माहिती सगळी सांगायला सुरुवात केली ते घेऊन घरी गेला पुन्हा परत आला पुन्हा जेव्हा परत आला तेव्हा खास स्वारी मामलेदार साहित्य तेव्हा ते कारकोनाला आमचे मामलेदार आपणच असं म्हटल्यामुळं जे बरं वाटलं होतं त्याला असं की आपण आमचे मामलेदार आपणच म्हणलं की बरं वाटतं माणसाला डोक्यात <laughs> बाकी काही डोक्यात राहिलं नाही आणि ज्या दिवशी खास मामलेदार साहेब आले तेव्हा त्यांनी ते आपल्या कामाविषयी विचारायला ले गेल्यानंतर त्यांनी काही सांगितले की तुझ्या कामामध्ये उणी व्हाय असं कसं वागला वगैरे वगैरे काय विचारायचं ते विचारलं ते विचारल्यानंतर बोलून होतय नव्हतं तो मध्येच काय म्हणला साहेब अह आमचे मामलेदार साहेब आपणच काय म्हणले मग मी नव्हे काय मी मामलेदारच आहे म्हणले तुला काय करतं एक म्हणले बोलवार येत्या पोलीसला इकडे कमावून त्याला घेऊन जा म्हणले म्हणून जर आपण अपमानित बोलतोय म्हणले मला काय अपमानित बोलला मामलेदार साहेबाला मामलेदार म्हणणं अपमान आहे काय तो मामलेदार आहे म्हणून तो म्हणतोय पण असं नाहीये नाही त्याला म्हणण्यामध्ये जरी त्याची स्तुती होत असली आहे त्याला म्हणण्यामध्ये त्याची स्तुती होत तो त्याचा अपमान खास मामलेदार साहेबाला मामलेदार साहेब आपणच आमचे असं जर म्हटलं तर त्याचा जसा हा अपमान व्हावा त्याप्रमाणे आत्मा जर सत्ता स्वरूपच आहे तर त्याला सत्तावर उपाय असं म्हणणं हा त्याचा अपमान तो चिद्रूप आहे जडाचा तिथे त्रैकालिक अत्यंत भाव म्हणजे जडाचा त्रैकालिक अत्यंत भाव असल्यामुळे या चित शब्दाला जडाचा निषेध करायचं काम कोणाचा निषेध करायचा शब्दाने म्हणजे जडाचा करावा जो नाहीच का आहे तिथे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जड पदार्थाचा त्रैकालिक अत्यंत अभाव असल्या कारणाने त्याची व्यावृत्ती करण्याचं कारण नाही आत्मा चिद्रूप आहेच आहे त्याचं प्रकाशन करायचं काम जर चिद्रूप आत्म्याला चिद्रूप म्हणू लागलो आपण तर मामलेदार साहेबाला आमचे आपणच मामलेदार म्हणल्यास रखवणार आहे लक्षात ठेवा बाकीचं काही नाही हा निद प्रबोधाच्या काही नसे पैसे जागणी नसे हे नसे दोन्हीकडे वाचायच प्रबोधाची निद नसे जागणे नसे प्रबोध अवस्था म्हणजे काय ज्या प्रबोध अवस्थेच वैशिष्ट्य हे आहे इथे शब्द त्याचा स्पष्ट आलाय बघा कि ज्याच्या जिथे निद्रा नाही जिथे जागण नाही म्हणजे काय हो म्हणजे असं आहे निद्रा नाही म्हणजे झोप तर नाहीच पण जागृतीची जी झोपेतली ती सुद्धा ही नाही जे चे निद की ते चे हे नव्हे प्रबोध या शब्दाचा अर्थ ज्या चेचं ज्या जागृतीचं रूप शेवटी झोपेतच होतं किंवा झोपच ती ठरावी असल्या प्रकारची ही जागृती नाही किंवा निद्रेच्या सापेक्षा आपण जागृत झाला असं म्हणतो का पण काही काळ असतोपर्यंत तो निद्रेचा भर असतो निद्रेचा शेष लेश असतो त्या लेशामुळे त्या निद्रेच्या संबंधाने त्या जागृतीला जागृती म्हटली जाते म्हणजे जी जागृती निदरूप असते तीही निद्रा नव्हे जा जागृतीला निद्रेचा संबंध असतो तिचा लेश म्हणून ती असते तीही जागृती नव्हे निद्रा आहे का निद्रा तर मुळीच नाही म्हणजे प्रबोध अवस्था ती कि जिथे निद्रा नाही निद्रेच्या सापेक्ष जागृती नाही किंवा जी जागृती निद्रा प्रकारची ती पण ही नव्हे अशी जी एक अवस्था तिचं नाव आहे प्रबोध प्रबोध अवस्थेला निद्रेकानी जागण्याचा जसा संबंध नसावा जे जागणं निद्रेच्या सापेक्षा आहे किंवा जे जागणं निद्रात आहे दोन्ही प्रकारच्या जागण्याचा व एका प्रकारच्या निद्रेचा ज्याच्याशी संबंध नाही अशी जी अवस्था त्याला प्रबोधावस्था असं म्हणतात ती प्रबोधावस्थाच्याप्रमाणे निद्राने जागणं नाही किंवा त्यांचा संबंध नाही त्याप्रमाणे या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असत नाहीच आहे जडाचा अभावच आहे चैतन्य ज्ञान ज्ञान म्हणजे काय जिथे जडाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे आणि जिथे शब्दाची वाच्यता नाही ते आत्म जड आहे का जडाचालिक अत्यंत अभाव आहे चित आहे का ते चित स्वरूपच आहे चित शब्दाची वाच्यता तिथे नाहीच आहे असं ते चैतन्याचं स्वरूप आहे असं महाराजांना इथे सुचवायचं या निधनेच्या दृष्टांताने आपल्याला सुचवायचं स्वरूपाच्या ठिकाणी अगदी सन्मात्र परब्रम्म आहे का उपयोग आहे म्हणून तसं ते खास स्वभावाने आहेच आहे तुझ्या म्हणण्याचा तिथे काही उपयोग नाही ही शब्द ही पद कशी व्यर्थ ठरतात ते सांगतात या व्यर्थतेच कारण सांगतात महाराज हे ध्यानात सदादी पद हे का निवृत्त होता कसे निवृत्त होतात यांचा निरुपयोग कशासाठी उपयोग होत नाही म्हणजे का ते नीट समजून घेण्याची गरज आहे तिथे पदांचा काही उपयोग किर होणे आता तुम्हाला सनमात्र स्वरूपाबद्दल समजतात चिन्मात्र स्वरूपाबद्दल समजलं म्हणून सत्ता स्वरूप आहे त्याला सत म्हणायचं कारण नाही चिनात्र स्वरूप आहे दृमात्र स्वरूप आहे त्याला चिद्रूप किंवा प्रकाशरूप म्हणायचं म्हणजे प्रकाश म्हणण्याचं कारण नाही त्याचाही तो वाच्य होत नाही आता म्हणाले सुख शब्दाचा तरी तो वाच्य होतो का आनंद शब्दाचा तरी तो वाच्य होतो का आनंद शब्दाची पण गती तशीच आहे सुखपणे महाराज म्हणतात हा जो आत्मा आहे तो स्वतः सुखरूप असल्या कारणाने दुःख होणं तर नाहीच दुःख होणं म्हणजे दुःखाचा तिथे संबंध नाही सुखमात्र स्वरूपाच्या ठिकाणी आनंद स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाचा संबंध नाही दुःखलेश नाही दुःख असंभिन्न स्वरूपाचं ते आहे हे तर खासच आहे आता त्याला दुःख शब्दाने सांगता येत नाही हे जितकं खरं आहे तितकं त्याला सुख शब्दानेही सांगता येत का सांगता तो सुख स्वरूप आहे पण सुख स्वरूप आहेच दुःखाचा तिथे संबंध नाही त्या दुःखाभाव स्वरूप असलेल्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुःखाभाव या शब्दाचा किंवा सुख शब्दाचा काहीही उपयोग नाही कारण दुःखाभाव असल्या कारणाने त्याचा अभाव आहे म्हणायचं कारण नाही का त्याचा संबंध नाही म्हणून तर अभाव म्हणता लागतात अभाव म्हणण्याने नेहमी त्याची पूर्व प्राप्ती होत असते आणि जिथे ज्याची प्राप्ती असते तिथे त्याचा अभाव सांगितला जातो जिथे ज्याची कधीही प्राप्ती संभवत नाही तिथे त्याचा अभावही कधी सांगितला जात नाही उदाहरणच सांगायचं झालं वारातलं रोजचं तर आपल्याला असं सा सांगता येईल एखाद्या माणसाला भेटल्याबरोबर नमस्कार या बसा हो का हो म्हणल्या तुम्ही डोक्याला बूट नाही घालून आला तो म्हणणारा काय म्हणतो तुम्ही आपल्या डोक्याला बूट नाही घालून आला तर तो घालून न येणारा शहाणा काय वेळा यानंतर पण बोलणारा इतका वेळा ठरतो की त्याला कुठे काय नाही म्हणावं हे सुद्धा सांगतायत बूट नाहीच म्हणायचा ठरला तर पायात घालून आला नाही असं बोलतायत म्हणजे अभावच सांगायचा ठरला तर जिथे त्या बुटाचा अभाव असतो भाव असतो तिथे त्याचा अभाव सांगितला जातो डोक्याला कधी बूट घातला जातच नाही तर घातला नाही हे म्हणणं कसं संभवेल तिथे कधीतरी त्याची प्राप्ती असायला पाहिजे ना तिथे हा असं म्हणणं शक्य आहे बा काय की तुम्ही पायात म्हणून पायात बूट नाही हे सांगणं योग्य आहे पण डोक्याला कधी बूट असतच नाही त्याचा तिथे अभाव सांगण्यात काय विशेष महत्व आहे जे जे दुःखाचं अस्तित्व कधी असतं तेव्हा त्याचा अभाव सांगणं संभव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी दुःखाचा संबंध झाला नाही तर त्याचा अभाव सांगण्यात काय विशेष महत्व म्हणजे दुःखाभाव सांगणं हे सुद्धा कसं चुकीचं आहे ते घेण्यात आज मग सुख सांगावं सुखरूप तरी कसं म्हणता येईल सुखरूप हा जर स्वतः आहे तर तुमच्या सुखरूप शब्दाचा उपयोग काय म्हणून शब्दाने तो सुखरूप आहे असंही सांगता येत नाही दुःखाचा अभाव आहे असंही तुम्हाला सांगता येत नाही म्हणून दुःखांच्या दुःखाच्या व्यावृत्त्यर्थ किंवा सुखस्वरूपाच्या दर्शनार्थ प्रकाशनार्थ शब्दाचा सुख शब्दाचाही उपयोग नाही व दुःखाभाव या शब्दाचा उपयोग नाही नवे नवे कोणत्याही शब्दाचा उपयोग नाही असंच समजायचा की सचित आनंद या पदांचाही तो वाच्य होऊ शकत नाही सचित सुख हे त्याचं स्वरूप आहे एवढच माणसानं समजा असाच समजायचं याच वर्णनानं समजून घे आहे म्हणून म्हणतायेत नाही असं समजून घे सुख हे घडणे सुखाशी काही सुख म्हणून सुखाला मोजण्याचं काय कारण आहे सुखरूप आहे त्याला पुन्हा सुख म्हणायचं काय कारण आहे श्रीमंत आहे त्याला पुन्हा श्रीमंत म्हणायचं काय कारण आहे भिकार्याला श्रीमंत वळणं म्हणजे बरं वाटतं याच अवकार भिकार त्याला सावकार म्हणलेलं बरं वाटत आहे खास कारण त्याला पुन्हा सावकार म्हणण्याचं काय कारण सदत्वे गेल आत्मा सत्स्वरूप असल्या कारणाने सदस्वरूप म्हणता येत नाही सद म्हणता येत नाही मावळ आत्मा चितस्वरूप असल्या कारणा शब्दाची तिथे प्रवृत्ती संभवत नाही सुखा, सुखा, ना की। ना सुखा, सुखा, सुखा है है सुख झाले काही नाही सुखाला असं काय म्हणता येते सुख शब्दही आत्मा सुखरूप असल्या कारणाने त्याचाही उपयोग होत नाही त्याप्रमाणे अस्तित्व म्हणजे सत्ता आहे आणि अनात्मपदार्थ म्हणजे असत्ता तर मिळत नाही म्हणजे सगळीकडे सत्ता परमात्मात आहे सत्ता हे त्याचं रूप आहे असं दे नाहीत आहे तिथे त्या असा का उपयोग आहे परमात्मा सत आहे हे श्रुतीचे बोलणे संभेल काय आता परमेश्वराला सत म्हणण्याचं काय कारण आहे म्हणजे शब्दाला व्यर्थत्व म्हटल्यावर एकदम कमी पण वाटतोत्व नाही चाललं या व्यर्थत्वाचं मुख्य कारण असं आहे की सत्ता हे परमेश्वराचं आत्म्याचं रूप असल्यामुळं पुन्हा त्याला सत म्हणण्याचं कारण नाही अभाव आहे सांगून का उपयोग आहे कशासाठी सांगायचा आत्मा भाव स्वरूप नाम सत्ता स्वरूप आहे म्हणण्याचा का, का उपयोग आहे त्याला नाही म्हणण्याचा आहेच आहे त्याला म्हणण्याचा का, का उपयोग आहे दोन्हीकडे गरजच आहे आणि केवळ अतिदाची निवृत्ती करण्याकरिताच जे चिन्हात्र तसेला आले आपण काय म्हणतो किंवा अतिदाच्या व्यावृत्तीसाठी आत्म्याला चिन्हात्र आम्ही म्हणतोय पण आचिदाची व्यावृत्ती करून सन्मात्र म्हणायला त्या ठिकाणी नाहीच आहे स्वरूप स्वतः खास आहे तरी ताय आता जे चिन्मात्रच आहे त्याला संभवल काय त्याला पुन्हा चिन्मात्र म्हणायचं काय करणं आहे त्याला म्हणणं हा अपमान आहे उलट आमचं तुम्हाला समजायचं असलं तर आज समजा जे तुम्ही त्याला म्हणाल हे जर त्याच स्वतःच स्वरूप असेल तर त्याला म्हणणं हा त्याचा अपमान आहे म्हणता येत त्याप्रमाणे जागृती गेल्यानंतर जाग्रेच्या संबंधाने असलेली सापेक्ष असलेली जी जागृती ती गेल्यानंतर किंवा जी चे नीड ती गेल्यानंतर जागृती स्वस्वरूपाने असते जागृती आपल्या अंगाने पूर्ण जागृत अशा स्वरूपाने असते जागृती जागृत असते म्हणजे तिला कोणाचा संबंध असत नाही जी नाही आत्ताची व्यवहार आत्ताची तुम्ही जागे आहात नाही आहे तुम्हाला विचारलं का हो किंवा उठल्या म्हणजे विचारणारच वेळा ठरला आता मी कामात मग नाही माझी सगळी एकंदर नित्य अनेकांची जी स्थिती होती ती सगळी संपली आता विचारण्याचं काय कारण आत्ताची जी जागृती याला प्रबोध म्हणतात आत्मस्वरूपाच्या जागृतीचा स्वतंत्र विचार त्याप्रमाणे कोणाच्याही अपेक्षेने नसलेल्या केवळ चिन्मात्राचे ठिकाणी चिन्मात्र म्हणणं संभवत नाही चिन्मात्र शब्दाला काही अर्थ राहत नाही कारण आत्मा स्वतः स्वयंप्रकाश आहे म्हणून त्या परमात्म स्वरूपाचे दुःखाचा संबंध कधी संभवलाच नाही त्याच कारण एक दुःख आहे प्रातिभासिक सत्येतला आत्मा आहे पारमार्थिक सत्येतला या दोघांचा संबंध होईल कसा काही त्याचा संबंध होणं कधी शक्य नाही असं मग दुःख अनिर्वचनी असलेलं उत्पन्न होऊन भासणार माहिक असलेलं माया कार्य असलेलं प्रातिभासिक सत्तेत असलेलं वास्तविक नसलेलं त्याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संबंध नाही म्हणणं हे अत्यंत विडेपणाच म्हणजे दुःख आहे म्हणावा मग ते तर फारच बावलटपणाच आहे म्हणणं तर फारच बावलटपणाच नाही म्हणणं जर पावलटपणायचं तर आहे म्हणणं बावलटपणाचं आहेच आहे एक जरा गमतीचा दृष्टन सांगू नेहमी साधूला शोधायचं झालं तर त्याची ठिकाणं ठरलेली आहे चुकलेला फकीर मशीदीत शोधायच ते आता पानाच्या आट्यावर साधू पुरुष आले होते का म्हणून चौकशी करायला जाणं हे पहिल्यांदा चुकीत आणि गेल्यानंतर सांगणाऱ्या सांगितलं म्हणलं इथे महाराज आले होते म्हणलं नाही त्याचा अर्थ काय कधी कधी येतात असं त्याचा अर्थ म्हणजे नाही म्हणणं हे अपमान आहे त्यांना म्हणलं मग येतात म्हणून सांगावं मग फारच अपमान आहे मग फारच अपमान आहे आहेत म्हणून सांगणं हेही अपमानास्पद आहे नाही म्हणणं हे त्याच्याहून अपमानास्पद आहे मग काय उलट आहे कसे येऊ शक्ती साधू पुरुष आणि इथेच ब्रह्मचारी पुरुषाला मुलगाच आहे म्हणणं ही अपमानास्पद आहे नाही म्हणणं पण अपमानास्पद आहे दुःखाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे दुःख प्रातिभाषिक आहे त्याचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संबंध नाही म्हणून दुःखाच्या व्यावृत्तीसाठी सत शब्दाची सुख शब्दाची योजना आहे काय करण्याच म्हणजे सुखरूप आत्मा सांगण्यासाठी आत्मा सुखरूप आहे काय तिथे सुख म्हणायचं काय करण केवळ सुख हेच ज्याचे स्वरूप आहे अशा सुखरूप परमात्म्या सुख म्हणजे आनंद आहे हे म्हणणे हो परमात्मा सुख म्हणजे परमात्म आनंद आहे असं म्हणणंही त्या परमात्मा स्वरूपा ठिकाणी संभवत नाही कारण आनंद म्हणजे परमात्मा म्हणून हे पद असंच या पदात होऊन नाही ते झाले मग काय घडलं गड़्या हे घडलं असं सतपद असत पदाबरोबर दोघे मिळून म्हणजे आपण आता दोघे जाऊया त्याच कारण म्हणजे आपला दोघांचा लाभ लागत नाही म्हणून दोघे निघून जातात आती बरोबर नाही आनंद म्हणजे दुख हे पद दुःखाची निवृत्ती करून स्वतःही नष्ट झाले बरं दुःखाची निवृत्ती करून त्या दुःखाबरोबर तेही निघून गेले कित्येक वेळा असं घडत एखादा माणूस नको तो बसलेला मग तो जात नाही एखादा सज्जन माणूस विचार करतो की तो काही जात नाही तिथे त्याचं काही काम नाही मग काय करायचं मग तो बघा असं आहे हे काम होण्याकरता आपणच बाहेर जाऊया म्हणून तो माणूस जाताना त्या माणसाला घेऊन म्हणतो चला बंडोपंत आपण बाहेर जाऊया मग त्या बंडोपंत नाईला तर तो बाहेर जायला लागतो मग बंडोपंत बरोबर घेऊया आमचे गुंडोपंत निघून जातात कारण आईलाच आहे म्हणजे गुंडोपंत आणि बंडोपंत हे दोघंही तिथे नपा असल्याकारणाने गुंडोपंत बंडोपंत बरोबर जातात त्यांना घालवण्यासाठी हे जातात त्याप्रमाणे आखदपदाबरोबर तत्पद दुःखपदा पद, जडपदाबरोबर आणि दुःखपदाबरोबर आनंद पद ही दोन्ही पद एकाच मार्गाने चालायला लागतात लागती वाटा मौनाच्या हे सगळे मौनाच्या वाटेला लागतात का <laughs> मौनेनी लिहिले आसदाधिकांची व्यावृत्ती करून सच्चिदानंदिपदं ही मौनाच्या वाटेला लागतात कारण त्यांना माहिती आहे की कोणत्याही पदाचा परमेश्वर विषय होत नाही तो स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्या पदांची गती ती आमची गती कारण आम्ही दोघांवर भावंड एकमेकांची असड दुःख ही तरी पदत आणि सच्चित आनंद ही तरी पदत आणि दोन्ही आकाशाचे कार्य असल्याकारणाने गुण असल्याकारणाने आकाश ही त्यांची माता असल्या कारणाने हे सहोदर आहेत भावंड आहेत म्हणजे त्या भावंडाची जी गती ती आमची गती त्याला काही इलाज नाही स्थिती झाली असता काही अवश्य राहत नाही असं जर घडील तर काहीही शिल्लक राहत नाही माणसाच्या मनात एखादी व्यासं येईल तर काही शिल्लक राहत नाही शून्य राहतं काय का शून्य नाही लक्षात ठेवायचं आत्मा सुखस्वरूपाने सत्ता स्वरूपाने आणि आनंद ज्ञानस्वरूपाने तो राहतो हे मात्र ज्ञान ठेवायचं कारण शून्यवादाला अतिजागृत असलं पाहिजे त्याचा स्वतंत्र महाराजाने विचार करून त्याचं खंडन केलेलं आहे तर ते सुख आणि अनुभवती या भावांच्या मोडोणी भिंती आपली अर्जुनाकृती सुखची जे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान अर्जुनाचं वर्णन करतील असं म्हटलंय सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती सुख आणि सुखाची अनुभूती यामुळे द्वैत भाव आहे या द्वैत भावाची जी भिंत आहे ती भिंत मोडून द्वैतभाव किती शिवलतच शिवनाने मग काय आपली अर्जुनाकृती सुखची जे आणि सुखाची सुखा अनुभूती यामुळे द्वैत भाव आहे या द्वैत भावाची भाव जी भिंत आहे ती भिंत मोडून टाकते द्वैतभाव तिथे शिल्लकच ठेवला नाही मग काय हातले अर्जुनाकृती सुखची जीव अर्जुनाच्या रूपाने मूर्तीमंत सुख अवतरलंय असं महाराज म्हणतात सुख आणि अनुभूती यामध्ये भिंत आहे यामध्ये द्वैत आहे अनुभूती अनुभव घेणारा आणि सुख अनुभव्य या तिन्ही गोष्टी ते आत्मस्वरूपात ठिकाणी संभवत नाही त्याच्या पुढे जाऊन सांगायचं पंचदशीचं आपल्याला मागे प्रमाण दिलं होतं त्याची कारण तिथे दिली आहे स्वयमेवा अनुभवती वादती नानुभाव्यता अनुभव विषयता त्या सुखात सुखाच्या ठिकाणी अनुभवाची विषयता येत नाही कारण अनुभवाची विषयता आली तर त्याला दृढत्व प्राप्त होत असल्या अनुभवाची विषयता तिथे निर्माण होत नाही का तो नाही तो आहे ंतरा भावात अज्ञेय न तू अस या अज्ञे अन्य ज्ञात्याचा व अन्य ज्ञानाचा अभाव आहे म्हणून अज्ञेय आहे तू नाही म्हणून अज्ञेय असं मात्र आपण समजू नका ही सूचना अतिशय महत्वाची असल्या कारणाने किंवा विज्ञान आरंभ अरे दुसरा जाणणारा कुणी नाही तो स्वतः स्वयं प्रकाश आहे म्हणून त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी या द्वैत भावाची कोणतीही भिंत नाही कोणतीही उपाधी सापेक्ष असं काही शिल्लक नाहीत नाही ज्ञातृत्व राहत नाही ज्ञानत्व राहत नाही ज्ञत्व ही राहत नाही ब्रह्माला अज्ञान सापेक्षा आहे अज्ञानच जिथे निवृत्त झालं तिथेच नियत्व कसं संभावित अर्थात स्वत सिद्ध स्वयंप्रकाश शब्दात ही परमात्मा तो एक अद्वितीय परिस्थिती शिल्लक राहतो स्वगता असा आत्मा आपल्या अंगाने शिल्लक राहतो त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अद्वैत स्वरूपाच्या ठिकाणीचा लेशही शिल्लक राहत असा अद्वैत स्वरूप आणि सच्चिदानंदादी पद असुःखादी पदाबरोबर पदा त्यांची व्यावृत्ती करतात आणि त्यांच्या हे जातात या सर्वांचा आणि काय जर तुम्ही आता घात झाले तुम्ही म्हणता बोलणार आहे तर आता देखील आताही ते सदरूप आहे पूर्वी ही सदरूप आहे नंतर सदरूप आहे तुमच्या म्हणण्याचा काही उपयोग नाही मग हे म्हणणं काय करत हे म्हणणं एवढ्यासाठीच आहे असदाची व्यावृत्ती करून आपण निवृत्त होणे असदाची व्यावृत्ती करायची आपण निवृत्त व्हायचं उर्वरित राहणारा जे असेल तेच आत्म्याचं स्वरूप आहे तुझे खंडे उरला तो अवघा आहे द्वैताचा निराश केला की अद्वैत शिल्लक राहतच म्हणून एखादा मालक आहे आपण सांगायला गेलो म्हणून काय तुझ्या सांगण्यामुळे मी मालक चालू मी या घराचा मालकच आहे असो मी मालक घराचा मी आहे तुझ्या म्हणण्यावर थोडं बेमाल मी या सर्वांचा अभिप्राय असा आहे की प्राणीमात्राला शब्दाची परमात्म्याची ज्ञान नाही आहे आढळात येणाऱ्या असज दुःखांची व्यावृत्ती करावी एवढ्यासाठी अतिशय कणवेने त्या स्वरुतेने मोठे शब्द निवडून काढले तुम्ही असज जड दुःखाच्या व्यावृत्तीसाठी आदव ही या परमात्मा लग राहतो आपल्या महिन्याने तो राहतो असा नाही तो अंगाने राहतो हे त्याचं होत ते ज्ञान करून देण्याकरिता असून प्रवृत्त झाले याची असं जड व दुःख रूपानं जीवाला प्रतिती आहे त्यांच्या प्रतियोगितेने उपलब्ध झालेली सच्चिदानंदाजी पदेताची व्यावृत्ती करून निवृत्ती करून त्यांचा निराश करून आपणही त्याच्या बरोबरच निवृत्त होतो तो परमात्मा नवऱ्या या सच्चिदानंदाजी पदांचा अर्थ आहे या सचिदानंदादी पदाचा अर्थ काय तुम्हाला ठेव तुला जे जे ज्ञात होईल ते परमेश्वराचं स्वरूप नाही असं तू तु तु समजत तुला काही ज्ञात होऊ दे बुद्धी कितीही जाऊन जाण्याला गेली तरी बुद्धीला जोपर्यंत जाणं आहे तोपर्यंत तो परमात्मा नाही असं समजेल जो परमात्मा आहे तो ज्ञानाचा विषय होत ना मग तू एकच कर तुझं जाणणं चालतो पर्यंत तुझा विचार करणे पर्यंत तू विचार करीत राहा एक कण असा येईल की विचार संपतील मग ते शेष विचार निषेधावधी भूत निशेष असेषांचा शा। संबंध नाही आशेष हे आशे निश्चेष रूपाने अशेष रूपाने ज्यावेळी ज्यावेळी नाही ते होतील त्यावेळी आपण समजा की आता काही शिल्लक या पदांनी असिल्लक राहिले शिल्लक आहे जे स्वरूप आहे ते उर्वरित राहत या पदांनी असुःख एकद्रूप जगताची जवळी झाली असताना श्रद्धापासून अवशिष्ट परमात्माच राहतो परंतु त्याचे दान करून देण्यास शब्द कारण नाही परमात्मा अवशिष्ट राहतो त्याचं ज्ञान करून द्यायला पुन्हा वेगळ्या शब्दाची आवश्यकता नाही शून्य नाही आता सर्व द्वैता एकपणाने कसे आहे त्याच्या ठिकाणीचा लेख नाही आता अधवयाचं वर्णन झालं मानंद तीन पदाचं वर्णन झालं आधोय पदाचं वर्णन झालं आधो म्हणजे स्वगत भेद विवर्धित परमात्मा कसा राहतो हे तीन ओव्याने महाराजांनी सांगितलं लवंतच आहे वस्तुस्थितीने द्वैत नसून प्रती राहायचं जे नसून भासत त्यालाच निष्ठा म्हणतात असं भास मानम तर मिठ्ठा अविद्या देत लाठी द्वैत जेणे उठी अविद्या बलकट जेव्हा जेव्हा होते तेव्हा द्वैत प्रतिभास होतो त्याचा बाध करून हा दुनितुक नाम वस्त्र तेही तुच्छ ठरत तेही नाही ते भ्रम मात्र असं ठरत hmm. सुखमात्र ची एक वेळ असली मग काय राहत तर भ्रममात्र सर्व टाकून देऊन सर्व भ्रमाचा निराश केल्यानंतर उर्वरित फक्त सुखमात्र केवळ सुखच अवश्य राहत उर्वरित राहत निषेधावधी भूत रूपाने अस्थिभाती प्रिय स्वरूप आत्मा शिल्लक राहतो केवळ राहतो म्हणजे स्वगता वाचून राहतो अद्वय स्वरूपाने राहतो वरी एक बने गणे म्हणून मोजूया आपण एक म्हणून मोजण्यात सांख्यिक एक ज्याला म्हणतात ते सांख्य एक त्याच्या ठिकाणी नाही आहे मोजता येण्यास होता असं त्याला म्हणता येईल की ज्याच्या माझी निरपेक्षा आहे सापेक्षता नाहीपेक्ष भाव तिथे संभवत नाही शांतिक एक नाही संसार विवर्जित एकत्व जे आहे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्याचे एक पण सरे महाराज म्हणतात ऐक्याच एकपण संपलेलं असतात ऐक्याचे एक पण खरे आनंद कण नुरे केवळ जे महाराज म्हणतात तिथे आनंद कनही उरत नाही ऐक्याचा एकपणा तिथे शिल्लक राहत नाही असं ते म्हणून जर कोणी त्याला एकपणाने मोजायला प्रवृत्त होईल तर मोजणाऱ्या सह तिथे द्वैत निर्माण होतात आत्मा एक आहे आत्मा अद्वय आहे म्हणजे काय झालं असं जर कोणी म्हणे असं मोजायला जर प्रवृत्त होईल तर एक शुद्ध होणार नाही दोन सुद्धा होत से दुण से दुण आत्मा एक आणि मोजणार त्याला एक म्हणणार मोजण्याने जर सिद्ध होत असेल किंवा मोजायला जर कोणी प्रवृत्त होईल तर त्याच्या संख्येमध्ये येणार ते एक नव्हे कि नहीं को नाही तर कोणाचा म्हणजे निरपेक्ष एक असल्या कारणाने त्याला तुला एक म्हणण्याची आवश्यकता म्हणून मोजणारा जो आहे त्याच्यासह तिथे द्वैत निर्माण होतात नणेश्वर महाराजांनी आणखीन एक गमतीदार दृष्टांत दिलाय महाराजांच्या दृष्टांताचा वैभव फार वेगवेगळ्या रीतीने आहे ते तुम्हाला सांगतो दृष्टांत आपण डोळच आहोत आपण कुठेही जायचं ठरलं तर आपण एकटे जाऊ शकतो ठरलं पुढवी अशी पद्धती आहे लोक एकमेकाला आमंत्रण देत असत आणि लोक खरंतर जात पण असतो आचाराने बोलावणाऱ्याला अगत्य असायचं जाणारे पण अगत्याने जात असत आता बोलवणाऱ्याला अगत्य नाही तो एक आचार म्हणून आपला म्हणून पाळतो समाचार म्हणून आणि तो समाचार म्हणून सम्यक आचार आपण आमच्याकडे जे जेवायला म्हणले मला सवल ठीक आमकडे म्हणतो लगेच दुसरी वेळ तू बघत नाही म्हणजे पूर्वी मी तात्या असं म्हणायच्या तर मला मोठा आश्चर्य वाटायचं की एकदम लगेच तू नाही म्हणलं तर तुला आग्रहच केला नाही तात्याने त्याच्यात आग्रह काढत असतो नाही म्हणतो काढता तुला आणि त्याच्या पुढे आपण काढलं मी विचारलो की तू घेऊन तसं तो म्हणला नाही पण आमंत्रण देताना जर आंधळ्याला आमंत्रण दिलं असेल आणि आंधळ्याला दिलेलं आमंत्रण कितीही काटे दोन पणाने दिलेलं असलं तरी ज्ञानेश्वर माउली म्हणते अवंतली आंधळी दुजी नसी मांडायचे कायम देणार का येणारच अद्वैव मोजायला बसला की गणित हे नसेल तुझे द्वैत निर्माण झाले आंधळ्याला बोलावल्यानंतर जस जेवायला येताना तो दोघ जण येणार अवंत्रित शब्द आहे आमंत्रित तो दोघ जण येणार तो एकटा येणार नाही आणि त्याच पद्धतीने आपल्याला एक म्हणायला लागला की द्वैताची सिद्धविल अद्वैत शिल्लक राहणार नाही असं ते अद्वैत आहे असं ते अद्वय स्वरूप आहे की जे द्वैत निरपेक्ष म्हणून अद्वैत नाही द्वैताच्या सापेक्षा अद्वैत आहे अद्वै शब्द द्वैताच्या निरपेक्षर तुम्हाला सांगू एक गंमत कधीतरी मागे एकदा तुम्हाला असं म्हणालो होतो की कधीतरी मी तुम्हाला सांगेन ते आज आपल्याला सांगतो म्हणजे डोक्यात आल्या आता म्हणून शब्दाने सुद्धा अद्वैत ठरत तुम्हाला शब्द सुद्धा कशाचा वाचक आहे अद्वैताचा वाचक आहे तुम्ही बारकाने चिंतन करा म्हणजे द्विता ना गे द्वेता गता द्वी दोन पणा जिथे गेलेला आहे त्यालाच द्वैत म्हणायचं द्वे, द्वे गता गेले त्याला म्हणजे अद्वैत शब्दाच्या वाचक तुम्हाला शब्दावर जर एखाद्याला चिंतन सांगायचं असलं तर द्वे इते गता यता म्हणायचे ज्याच्या पासून द्वेता असा अर्थ होतो द्वैत शब्द सुद्धा अद्वैताचा वाचक आहे तुम्हाला जर तरी प्रसंग आला तर ही गोष्ट ध्यानात ठेवण्याजोगी आहे की द्वैत शब्द सुद्धा अद्वैताचा वाचक आहे मग अद्वैत शब्द अद्वैताचा वाचक असेल हे काय वेगळं सांगायचंय तरी सुद्धा आपल्याला आता असं सांगायचं की द्वैताच्या सापेक्षा अद्वैत शब्द नाही म्हणून अद्वै स्वरूप आहे हे कमी परमात्मा आहे तो गणिता बरोबर सुद्धा द्वैताला प्राप्त होत नाही म्हणून हे न गणिती सुख आपण निथणे हे सुखी सुखी के सुख मात्र कोणी अनुभव सुख आणि अनुभव म्हणून तर सांगितलं सुख आणि अनुभवती ही भावाची जी भिंत आहे ती निवृत्त करून आत्मा जर आहे तर कुणी कोणाचा अनुभव घ्यायचा सुखाचा अनुभव घेणारा सुखा अशी द्वैताची सिद्धी होते इथे द्वैतरुन आहे असा अद्वै स्वरूपाचा परमात्मा असल्या औपाधिक सुखाने कदाचित माणूस सुखी होतो असं म्हणत व्यवहारात दिसून येत असलं तर पुढे तो दुःख होतो की मोहना महाराजाने असल्या सुखाचं वर्णन दुःख म्हणूनच केलं विषयीचे जे सुख ते साध्य असा परमात्मा असल्या कारने दोईत त्या पर स्वरूपाच्या ठिकाणी जसा द्वैत सापेक्षा अद्वैताचाही संबंध नाही त्याबरोबरच दुःख संबंध वा दुःख संबंध हे सापेक्ष असलेल्या सुखाचाही त्याचे संबंध नाही औपाधिक विषयाच्या उपाधीने आपल्याला होणार जे सुख आहे त्या सुखाने कोणीही आजपर्यंत सुखरूपतेला पावला नेतो तो, तो दुःखी झालेला किंवा उपाधी द्वारा विषयाच्या द्वारा मिळणार सुख ज्यावेळी सुख म्हणून मिळत असत त्याही वेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने दुःखाचं सहचर्य असत आत्मा हा सुख स्वरूप असल्या त्या आत्म्याचा त्या सुखाचा सुखा पुन्हा वेगळा अनुभव घेणं शक्य जगामध्ये त्या सुखाचा पुन्हा अनुभव घेऊ शकत नाही कारण आत्मा सुख स्वरूप आहे म्हणून त्याच कारण आपल्याला अनुभव विषयता त्याचे संभवत नाही तोपर्यंत गुरुशिष्याय ब्रह्म मात्र उर्वरित रह सच्ची आनंद आणि अद्वय अशा स्वरूपाने नसून सच्चिदानंद अद्वय हे निर्पेक्ष रूपाने उर्वरित राहत असं आपण लक्षात ठेवा आणि नष्ट होऊन एक सुख मार्ग स्वस्वरूपाने असत निरपेक्ष सच्चिदानंद शिल्लक राहत त्या निर्पेक्ष सच्चिदानंदा त्या ठिकाणी स असत पण सच्ची जाणीव असत आहे पण तिच्ची जाणीव सुख आहे पण सुखाची जाणीव का नाही जाणीव ज्या वृत्तीला व्हायची ती वृत्ती शिल्लक राहिली हे त्याचं मूळ निर्वृत्ती कशी <coughs> ज्या वृत्तीमध्ये जाणीव निर्माण व्हायची ती वृत्ती जिथे संपली अमनस्क अशी जर तिथे प्राप्त झाली वृत्ती रहीत जर स्थिती प्राप्त झाली तर त्या वृत्ती रहीत परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव निर्माण होते हे मूळ कारण आहे आहे सतची जाणीव नाही जाणीव नाही सुख आहे सुखाची जाणीव नाही त्याचं कारण जाणीव ज्या वृत्तीला व्हायची ती वृत्ती नाही दुसरा कोणी म्हणा तोच दुसरा सिद्ध होत नाही जाणीव होण्याकरता दोनच आहे एक तर वृत्ती आपली शिल्लक असावी नाहीतर दुसरा कोणी जाणकार असावा दुसरा कोणीही पहिल्यांदा सिद्ध नाही आज्ञा वाहतून दुसऱ्या कोणाचीही सिद्धी होत नाही म्हणून दुसरा जाणता कुणी नाही म्हणून तू त्या राहते आणि आपली आपल्याला जाणणारी जी वृत्ती ती वृत्ती तिथे शिल्लक राहत नाही म्हणून सचित आनंद अद्वय शिल्लक राहतो पण त्याची जाणीव शिल्लक राहत नाही आणि जाणीवच नाही म्हणून त्या अस्थिया पण अस्तित्वाचा व्यवहार नाही भागी आहे पण भातीत्वाचा व्यवहार नाही आनंद आहे पण आनंदाचा व्यवहार नाही म्हणजे काय भाती प्रिय आणि अद्वय हे आहे पण याची जाण नाही व त्याचा व्यवहार जाणीव आणि व्यवहार याहून विवर्जित असं सच्ची आनंद स्वरूप उर्वरित राहतं हा ह्या सगळ्या म्हणण्यात कारण असं आहे की जाणीवेला लागणारी वृत्ती किंवा दुसरा ज्ञात दुसरा ज्ञात सिद्ध होत नाही एकमेव परमात्मा ज्ञामुळे दुसऱ्याच्या जाणीवेचा परमात्मा विषय होत नाही आपल्याला जाणीव राहावी व्हावी पण आपल्याला स्वतःची स्वतःला जाणीव होण्यासाठी अर्थात आत्मस्वरूपाची जाणीव होण्यासाठी जी वृत्ती लागते ती वृत्ती शिल्लक नसल्यामुळे सत असून सचची जाणीव चित असून चितची जाणीव आनंद असून आनंदाची जाणीव नाही अद्वय असून अद्वयाची जाणीव नाही जाणीव नाही म्हणूनच सच्चा व्यवहार घडत नाही अस्तित्वाचा व्यवहार घडत नाही भातीत्वाचा व्यवहार घडत नाही आनंदाचा व्यवहार घडत नाही अद्वयत्वाचा व्यवहार घडत नाही कारण एकत्व द्वित्व इत्यादी ज्या संख्या आहे ह्या सुद्धा परस्पर सापीक्ष संख्या असं ब्रह्म नाही थोडक्या सांगायचं तू म्हणतोस तू जाणतोस तस ब्रह्म नाही एकत्व नहीं द्वित्व नहीं जाव नहीं जा व्यवहार नहीं अस्तित्व की जातित्वाच व्यवहार भातित्वा की जाव नहीं भातित्वा व्यवहार नहीं आनंद आनंदा आनंदत् जा व्यवहार नहीं आदवय है एकत्व द्वित्व इत्यादि सापेक्ष नहीं व तीव व त्यवहार ही तथे संभवत नहीं ब्रह्म तस नहीं मसा है तू मन तो हे त्याचं स्वरूपा असच समजायचं म्हणून हे न गणता येण्यासारखे आहे गणरायला आमंत्रण दिलं म्हणजे दोन पानं मांडायचा प्रसंग येतोच तसं मोजायला निघालं की तिथे द्विमाण ध्वित निर्माण होणार सुखातून मित्र देणारा ज्ञानाची विषयता नाही अनुभवाची विषयता नाही अनुभवाची जाणीव नाही अनुभव रूप हे आपल्या व्यवहारात वृत्ती रूप जे जाणीव म्हणतात ते वृत्तिरूप जाणीव नाही म्हणून ना अनुभव विषयता वृत्ती रूप जाणीव जिथे नाही तिथे असति असा व्यवहार नाही सहजचूप आहे गोडाऊन असं म्हणून ज्ञानाचा विषय म्हणून ती नाही अनुभवाचा विषय नाही हा त्याचा अनुभव रूप आहे अनुभव ते स्वरूप आहे अनुभवाची वाचू कुंडली गोरुन घडला परंतु एक असल्यामुळे त्याचा तेच तीन वेळा दृष्टांत पूर्वक सिद्ध करतात प्रकृती दंश आणि पुरुष एखाद्या जा पुरुषास ज्यावेळी प्रकृतीचा दंश होतो त्यावेळी तो घुमत असत ज्यावेळी नुसता डंक म्हणजे नुसता दंशच आहे तर तो, तो नगारा याही दृष्टीने हा दृष्टांत चिंतन करायला हरकत नाही कारण दृष्टांतच असल्यामुळं त्या डंक शब्दाचा अर्थ दंश करण्याच्या वेळे जर डंका म्हणजे नगारा असा जर अर्थ केला तर देवीच्या आणि नगार्याच्या तो नगारा वाजवला म्हणजे ती माणूस त्याप्रमाणे असतो देवळातली देवी नुसताच नगारा असला तर कोण कोणाचा अंगात शिरणार अंगात येण्याकरता नगाराही पाहिजे आणि देवी पण पाहिजे नुसती देवी असूनही चालत नाही नुसता नगारा असून चालत नाही दोन्ही असतील त्यावेळीच तर मुख्य वेळेन तात्पर्य एवढंच आहे की भूग वो होण्याकरता द्वैताची आवश्यकता असं ज्यांचं मत आहे किंवा असा पूर्वपक्ष लक्षात घेऊन ही उभी केली आहे हेव त्याच्याकरता शंका दिली असं लक्षात ठेवा किंवा एखाद्या पुरुषाला प्रकृतीचा दोष झाला म्हणून लक्षात ठेवा किंवा सांगतो ते लक्षात ठेवा या सर्वांच एवढंच आहे की भोग हा द्वैताच संभवतो असं माणसाचं मत आहे आणि व्यवहार आपल्याला तसं स्थूल मानान आढळत म्हणून लोक म्हणतात सूक्ष्म त्याचा विचार कसा वेगळा आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन कोल्हाटी सा। लोक असतात त्या कोल्हाटी लोकांचा एक उत्तम प्रकारचा असा खेळ करतात आपली आसनं जशी करतो अशा प्रकारचे खेळ करतात त्यांची मुलंही अतिहुशार असतात टाळे उरून फिरणं वेगवेगळ्या उड्या मारणं असा तो एकंदर प्रकार चालत असतो तो त्यांच्याकडे बारीक ढोल असतो त्या ढोलाच्या नादावर ते सगळे नाचत असतात ता त्याट्याचा एक मुलगा त्या ढोलाच्या नागावर नाचता नाचता हाय जम्प लाँग जंप, लाँ जंप उंच उडी लांब उडी तो घेत असे तो उंच उडी जो घेत असेल फार तर माणूस पाच साडेपाच अगदी फार झाले त्याच्यापेक्षा फार माणूस उंच उडी मारू शकत नाही हा दहा अकरा उडी मारायचा लोकांना फार मोठा आश्चर्य व्हायचं की हा मुलगा दहा फूट उडी मार तो आश्चर्य तो कमी करते लोकांची जमेची बघायला एकदा तो खेळ कोलाट्याचा बघायला काही चोर लोक आहे आणि त्या तो खेळ बघितला त्यांना असं वाटलं की मुलगा होऊ शकतो दहा अकरा फुट उडी मारतो म्हणजे काही राष्ट्रीय जगात नाही तेव्हा हा मुलगा जर आपल्याला साथीदार मिळेल तर बरोबर कारण चोरी करायला गेल्यानंतर होऊन चोडी मारून हा एक घरावर जो चढल्या तर उत्तमच गोष्ट आहे जो तो आपापल्या नजरेनं मोजतो म्हणून म्हणतात त्यातला हा प्रकार आहे लोक खेळण्याच्या दृष्टीनं गमत म्हणून बघत होते ते आपल्या पोटासाठी काम करीत होते चोर म्हणतो आम्हाला चोरीत साई होईल म्हणत होते एवढ्या एवढ्याला भेटले मी त्या चोऱ्याने सांगितले तुझा मुलगा आम्हाला अतिशय त्याची उघडी आवडलेली आहे हा मुलगा आम्हाला देतोस का ते म्हणाले माझ्या पोटाचं सगळं त्याच्यावर चालत मी माझा मुलगा देऊन कसं चालेल तुझ्या पोटाला किती पाहिजे तू म्हणशील तेवढे तुला घेऊन असा आहे पण पोट आता भयंकर व्हायचे मुलगाला काय करायला लागेल मी तर बरं बोल कौन तयाचा बोबाट म्हणतात असा त्याचा प्रकार आहे म्हणून तर माणसाने जिभेला अतिशय आवर घातला पाहिजे आपल्या भोकेवर आपण भुके लियाची खावी एवढं जरी आपल्याला काय करणार त्यामुळं त्याला विकला गेला आणि विकल्याचा परिणाम त्या चोराने त्या मुलाला घेऊन ते मुलं गे चोर गेल मुलं त्यांच्यावर उडले एके दिवशी एका ठिकाणी चोरी करायला गेले ते दहा अकरा फूट वर उंच होत त्या मुलाला अकरा फूट उंच जा उडी जाते सहजच जाते अजून थोडाने मारला तारीक उंच जाणं संभवणे आज चोराने तिथे नेला आणि त्या मुलाला सांगितलं तू वर जा आणि वर जाऊन आज घरात सोडून आम्हाला दार उघडून आत ठीक आहे मुलाला सांगितलं आता मारित नाही उडीवर मला उडी कशी मारायची काल आम्ही उडी मारलेली बघितली आणि आता तू आज उडी मारित नाही तुला आम्ही विकत घेतलाय कशासाठी तुला एवढ्यासाठी की तुझी एवढी उंच उडी जाते हे तुझा आम्ही पाहू तर आम्ही विकत घेतला एवढा पैसा देऊन तेव्हा तुला उडी मारली पाहिजे तो मला उडी मारवी उडी मारण्याचं काय मला अवघड नाही इतकी एवढी माझी सहजच आहे पण हट अशिवाय म्हणला तो ढोल वाजल्याशिवाय मला उडीच मारता येत नाही आमचं ढोल वाजल्याशिवाय आदिनाथ गुरु सुलसिद्धाचा नाही ढोल वाजल्याचा काय उपयोग हो आम्हाला तर गुपचिडी मारला पाहिजे तर मला गुपची कुडी मारता येत नाही मला ढोल उडी मारता येत असल्या कारण ढोल वाजवला तर उडी नाहीतर उडी नाही गोष्ट आपली संपली तो मुलगाही लागतो आणि त्याला ढोल पण लावतो नुसता ढोल वाजवला तर उडी कोण मारणार ठीक आहे मुलगा गेला तरी उडी कोण मारणार तो त्याच्या तालात उडी मारू शकत नाही त्याच्या उडीला जसे दोन मुलगा आणि डोल हे दोन लागतात त्याप्रमाणे दिव्या अंगात यायला त्यापैकी नुसता असेल तर कोण कोणाच्या अंगात येणार असं ज्ञानेश्वर असल्याशिवाय भोग घडत नाही तुम्हाला थोडस चिंतन आपल्याला याच्यावर असं सांगायचं आहे जे लोक आहेत या सगळ्यांचं असं मत आहे कि द्वित असतात आपल्याला पण असा अनुभव येतो काय की द्वैत असल्या म्हणजे त्याच्यामध्ये त्या द्वैताच्या मध्ये आपल्याला भोग घेता येतो असं एकाकी नमते असं म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे द्वैतातलं आमचं भोगण भोग आहे पण द्वैता वाचून आहे हे काय मोठी आहे द्वैता आनंद कसा यांचा असेल द्वैता वाचून सुखभोग यांचा कसा असेल पण द्वैती वादना ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक प्रश्न परी विचारून पूर्व पक्षालाय की बाबा रे ध्वक लागत ही गोष्ट म्हणून मग हरी अरे काही बोलोगीर माउलीने असं स्वच्छ म्हटलंय कि तू मी जर झाला नाही ना तर त्याला माझं भजन करता येणार नाही कारण जो मी झाला नाही त्याला मी केवढा आहे कसा आहे हे समजणार कस मद्रोक भक्ति संभव है, दुएते, है नक्की सीध करता द्वैता सुखभोग हो गोष्ट खोटी है कशा कर द्वैता जर सुखोपभोग घड़ तो सूर्य आणि अंधार यांच्या द्वैत आहे का द्वैत आहे सांगा सूर्य आणि अंधार यांच्यामध्ये ऐक्य आहे का भेद आहे म्हणजे सूर्य आणि अंधार यांच्यामध्ये जर द्वैत आहे तर द्वैत असून त्यांना सांगितलं की सूर्य आणि अंधार या दोघांना एकमेकांचं आलिंगन देऊन सुख भोगता येईल का, का? तुम्ही काय म्हणत होता सूर्य द्वैत सुखोप घर द्वैत संगित द्वैत विजातीय द्वैत सजातीयता सूर्य अंधार तुम्हें का परस्पर सहानवस्थान रूप विरोध है द्वेत द्वेत द्वेत शत्रुद्वत न पाहिजे त्याच्यामध्ये मित्रत्व पाहिजे म्हणजे असं विचारायचं राहिल्या का नाही मित्रद्वैतात घडेल म्हणजे सजातीयता जर त्यांच्यामध्ये असेल तर काय हरकत नाही ठीक आहे सजा दुय आम्ही काढतो सजातीयते मध्ये सुद्धा सुखो कुपो घडत नाही आम्ही शिकवतो कशावरून सूर्यनाथिक उपभोग सजाती दिवा सूर्या प्रकाशित करू शक नहीं सूर्य दिव्या प्रकाशित करू शक नहीं कारण दोनों हीजमान है ने विजयाती असं काहीतरी काढा त्याच्यामध्ये म्हणजे विजयाती असावं शत्रुत्व नसावं असं तुम्ही काहीतरी शोधून काढा म्हणजे मग त्या द्वैतात आम्ही भोग घडतो कि नाही आम्ही सांगतो म्हणून आमचं असं मत आहे की विजयाती असावी आणि शत्रुद्व त्यांच्या असं विचारायचं कि एक मोठा मांडव घातला किती बाय कितीच तुम्हाला म्हणायचं तेवढ्या बायचा तेवढ्या लक्षात ठेवा आणि तेवढा ते मांडव घालून त्या मांडवाच्या सावलीमध्ये आकाशाला नेऊन बसवायचं म्हणजे बसवा कितीही मोठा मांडव राहला तरी मांडवाच्या सावलीत आकाश बसणं कधीही शक्य नाही व त्या सावलीचा म्हणणं बरोबर मी उलट ज्ञानेशिवाय महाराज म्हणतात की मनुष्य जर ब्रह्म भावाला प्राप्त होईल ब्रम्हच्या ब्रह्म भावाच्या योग्यतेला प्राप्त होईल तो तो होतो आणि मदरूप झालेला असतो म्हणूनच तो मला भोगू शकतो कारण मी झाल्याशिवाय माझं भजनच संभवत नाही शिवभोधवा शिवम यदी शिव स्वरूप होऊनच शिवाला पाहिजे असा त्यातला हे तरुण पुरुषाच्या ध्ये राहून त्याच्याशी जसं आभेदान राहत त्याप्रमाणे हे आभेदान राहणार असं जर जुळत असेल तरच सुखोपो घडतो नाही असं दती लोकांच्या साठी म्हणून एक चिंतन आहे स्वतंत्र दोन असल्याशिवाय भोग घडत नाही जितक खरंय तसं द्वैतात भोग घडतोच हे पण खरं नाही प्रयोगांत असतोच तो त्याचा शेवट वियोगातच होत असतो संयोग हा वियोगासाठी झालेला असल्या कारणाने कधी ना कधी तरी त्याचा वियोग आणि दुःख परिवर्शित आहे उपाधीजन्य सुख नसून ही सुखरूपता आहे आणि या सुखामध्ये सुख आणि सुखाची अनुभूती असं नाही आहे काल आपल्या सगळ्यातल्या सुख आणि सुखानुभूती मोडोनी या भावाची मोडोनी भिंती हा भाव मोडून महाराज म्हणतात मधुरूपतेला तो पाहून सुखरूपतेला पाहलेला असं माऊली असल्या कारणाने त्या दृष्टीने प्रश्नच आहे सुख होना नहीं सुखाजी जो जाने तो शून्य जन्य जी जाए जा रूप सुखा जा सुखरूपता व प्रकाश सत्ता प्रकाश या अंगाने एकमेवीपीय ब्रह्म जन्य जानेवे जन्य सुख व भोगा की मुश्यकता नहीं असं ते स्वरूप उर्वरित राहत शून्य नाही असं कायम ठेवायचं व्यवहार अनुभव नाही अनुभवाची जाणीव नाही व त्याचा व्यवहार हेच प्रश्न विचारून त्याने थांबवले काय तेव्हा जर तुला अनुभव येत असेल तर अनुभव नसलेल्या गोष्टीचं प्रतिपादन करणं त्याचं उत्तर असं दिलंय की अनुभव नसलेल्या गोष्टीला तू मानतोस याचा अर्थ असा आहे तिथे कि ज्याची तू सिद्धी करतोस त्याचा अनुभव असायला गोष्ट सिद्ध होना नहीं है आमच जे स्वरूप है स्वरूप सामान रूप देख सुख रूप देख व सत्ता रूप दे सत्ता सुख आ प्रकाश हनी नहीं का जाहार नहीं तो जाव ही नहीं वो जाहार ही नहीं मग म्हणजे मग आम्ही शून्य का, का म्हणत नाही त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला जाणीव जी होते वृत्तीद्वारा ज्या वृत्तीमध्ये हा प्रकाश होतो ती वृत्ती त्या चैतन्याच्या अधिष्ठानावर राहते स्वरूप होत ते जर ज्ञान रूप नाही ते जर सत्ता स्वरूप मानलं नाही ते जर आनंद रूप मानलं नाही तर वृत्ती असणार नाही वृत्तीला जाणीव होणार नाही व वृत्ती सुखाच्या अनुभवाला प्रवृत्त होणार नाही म्हणून प्राण जाणीव आहे त्याची जाणीव आपण विषय विषयी भावाने जाण्याला गेलो तर जाणीव होणार नाही अनुभवाचा तो, अनुभवा तो विषय नाही अनुभव रूप आहे सगळ्या साधू संतांनी याची कारण हीच दिलेली आहेत स्वयमेवा वा। अनुभूतीत वाप असल्या कारणाने अनुभवाचा विषय नाही म्हणून अनुभवाचा विषय नाही आता तसं उदाहरण आहेत ना कि तुमचं मुख तुमच्या वृत्तीला विषय होत का कधी होत नाही मग नाही का जाणीव नाही उत्पादन तुला संधी आहे का कधी माझं मुख आहे का नाही म्हणून हे जसं आहे तसंच अशी ज्या माणसाची कुरुद्यान असे ज्याच्या मला शंका येते पहिल्यांदा तुम्ही घरात त्याच्याकरता एक गोष्ट सांगितली काल मी एक सूचना घेली आपल्या आमलोकांवर चिंतन घेताना असं मी मुद्दाम घेऊ शकतो की आपण आपली सावली ज्या मोजायचा प्रयत्न करतो सावली मोजणाऱ्या मोजू शकत नाही सावलीच कोणत्याही अवस्थेत त्याच्या शरीराचं माप कधीच होऊ शकत नाही हे त्याला वर्म समजत असं वर्म समजलेल्या माणसाला श्रुतीने असा उपदेश केलाय की बाबा रे तू शब्दाने आत्मस्वरूपाला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करशील हे जमणार ना परून शब्दान वाचो ए बारा, ए ए द्वारे साक्षात्कार कर प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष करतव्य है तू यह शब्दा अध्ययन लगू नकोस कारण शब्दाध्यय ने व शब्दा कक्षे शब्द मरिया देव सापड़ नहीं तो एक प्रकार का वणीला शीम है समझाव अस श्रुति संगते श्रुती आज्ञा है सूचना से ही गोष्ट अत्यंत अंतरंग मुक्ष सांगितलेली आहे ज्याला अजून शब्दाचं महाराजांच्या चाललेल्या प्रकरणाप्रमाणे शब्दाला वेलांटी कशी द्यावी रस व वेलांटी कशी निर्माण झाली सूरचिन्ह कशी निर्माण झाली त्याला सूरचिन्हाला का द्यावी कशी द्यावी त्याला अ म्हणजे रस व उकळत नाही दीर्घ उघडत नाही त्याला वेलांटी नाही ज्याला उकळत नाही अकार मात्रा अनुस्वार ज्याला अजिबात समजत नाही असाही माणूस जर उद्या असं म्हणू लागला की वाचो विगलापन पण हे काय तो वाणीला शिणच आहे ना मग शब्दात वेदाचं अध्ययन करायचं कशाला असं जर तो म्हणू लागला तर त्याचा तो अधिकार नवी गोष्ट पहिल्यांदा ठेवली पाहिजे आम्हाला सुख झालं पाहिजे भोग्य सुख आहे ते जर होतच नसेल तर मग कशाला जायचं अशा माणसाकरता हे निर्माण झालेलं त्या माणसाकडून मी इकडे येऊ पण नाही त्याच्याकरता ग्रंथच निर्माण झाला नाही तर त्यांनी का उपयोग आहे अशा माणसाने इकडे येणं म्हणजे या परमार्थ मार्गाचा एक धोका असं समजा सुशिक्षित बेकार होणार हा जर उद्या आला म्हणून याच्या पुढचं संकट सगळ्यात मोठ हे आहे कि मूर्ख माणसं तर विषयी पामर्थ संकट असतील काय मोठं नवल पण सुशिक्षित बेकारांची जी संख्या या जगामध्ये बाहेरची वाढते ती आपल्या संप्रदायातल्या आप लोकांचीही सुशिक्षित बेकारांची संख्या भयंकर वाढायला लागली त्याचे एकच कारण की मी ब्रह्मयन मी ब्रह्मयन तत्व एवढं वर्णन सांगणार नाही ऐकणारा नाही ऐकायचं झालं तारी वाजली दोघांची बनगयावर बनाव काय क्रांती झाली काय बनाव एवढी असा जेवले त्याने पूर्वजन्मात या जन्मामध्ये विद्युत वेद प्रतिपादित जे कर्म आहे ते कर्म केले उपासना केली त्याच्यासाठी हड जिजवली आणि हरि गुरु कृपा होऊन सर्व साक्षात्काराला पावलेल्या महापुरुषाने त्यानात असलेली तीही ज्याने मननाने निवृत्त केली अशा पुरुषाला काय आनंदाची प्राप्ती होती वा स्थितीला प्राप्त होतो की जिथे भोग्य भोगता आणि भोग नाही आविष्काराची माणसं बरे आहेत आपलं चोऱ्या माया करणाऱ्या पेक्षा बरे आहेत एवढा त्याचा अर्थ आहे पण एवढ्याने तो कृतार्थ वेळा असं तुम्ही समजू नका आणि त्याही पुढे आपल्याला सांगून ठेवतो सुखरुपतीची ज्याला इच्छा नाही तो मुमोक्षूच नाही सुखी व्हावा असं काढवा काय काय का हो जे होना जे क्ष सुखी सुखना वस्तु है की स्वतंत्र वस्तु है सच विषयापास विवर्जित है जसं तुला मिळणार सुख या पण विषयापासून विवर्जित आहे योगी पुरुषाला मिळणार जे समाधीतलं सुख या विषयापासून विवर्जित आहे किंवा पोहचलेला त्यालाही या भोग निरपेक्ष अशा सुखाची प्राप्ती होते त्या सुखाची जर इच्छा असेल सुखरूप होण्याची जर प्रवृत्ती असेल तर त्याच्यासाठी हे बोलणं पहिल्यांदा ध्यान ठेवा म्हणजे ही अशी अतिव्याप्तीची शंका म्हणत येणार नाही माहिती त्या माणसाकरता येईल कशी येणार सात असे तर द्वारा श्रवण करणारा एक ग्रहस्थ दादांच्या बरोबर तिथे घ्या त्या विद्धवत सभेमध्ये अवत छेदत अनवत छेदत आवत छिन्न अनवत छिन्न या परिभाषेत सगळं दादांचं बोलणं घडलं बोलणं घडलं वेगवेगळ्या शास्त्रीय परिभाषेमध्ये ते बोलले तिथे हा इथला शुरात तिथे गेला होता बरं का ते सगळं प्रवचन संपल्यावर दादाने विचारलं दादा तुम्ही आज जे बोलला ते काय बोलला म्हणजे मलाच अजिबात कळलं नाही आणि विद्वान लोक मानात ओळखले ते त्याच्यापेक्षा कळलं नाही एक सुद्धा म्हणलं याच्यामध्ये गोष्ट आली नाही कसं होत बोलला हे सगळं त्याला गोष्टी ऐकायची सवय त्या माणसाला शास्त्रार्थ चांगल्याला कळणार कसा त्या माणसाला त्या सवयला जायचं आम्हाला रोग येऊन विचारतात महाराज आम्ही परमार्थ करतो म्हणले काय हरकत नाही पण आमची हट आहे किती स्थूल माणसं असतात ती लक्षात ठेवा आमच्याकडे ती याच जातीची असतात ह्या रूपाने व्यक्त केली काय आणि आम्हाला होत नाही सुखमुख काय करायचं म्हणणार काय अर्थ एकच त्याचं उदाहरण छोट मोठं एवढं तर म्हणला मी परमार्थ करेन पण हट अशी आहे की माझी बायको त्याच्यामध्ये सुटलेली पाहिजे असं जर आपण तर काही सांगा परमार्थ माझी बायको सोडून परमार्थ सांगू नका माझी बायको माझ्या बरोबर घेऊन जर मला परमार्थ करता आला तर मला सांगा असा परमार्थ नाही शास्त्राने सोय केली तू कसं कर की यांनी आज घर म्हणजे त्याच्यात बायका असावीच राहते हा नसून चालतच नाही ती जर नसली तर तिच्या नावची सुपाई तुला ठेवावी लागेल तिची स्मृती म्हणून तिची स्मृती तरी तुला तुझ्या बरोबर असावी लागेल तरच तुला कर्म करता येईल करता येत नाही म्हणून सत्यनारायणाची पूजा कर तू यज्ञ आघाडी करू करते तुझी काय झालंय अशा माणसाला अशी वृत्ती घेऊन येणारी माणसं काय आणि आम्हाला जर सुखरूप सुखरूप व्हायचे तिथे जर सुखाची आम्ही उदि येत नसेल तर मग काय करेल आम्हाला घेऊन असं म्हणणं काय एकच अर्थ आहे बोलण्याची थोडीशी पद्धत एवढ्याच अर्थ आहे त्याच्या पुढे सांगू गुरुजी म्हणत असत हे आदोय म्हणजे सण नाही सणा सुधी वाचून हेव आनंद रोपात आहे तुला चालेल का तर त्या माणसाला याच्यामध्ये पडायचं आहे त्याला उपाधीचा संभ्राट सगळा बरोबर पाहिजे अशा माणसाचं हे काम नाही म्हणून उपभोग हो घडतो ती मनात शंका घेऊन ब्रह्म सुखरूप असल्यामुळे तिथे नाही सुखाचा व्यवहार नाही कारण परमात्मा सुखरूप आहे म्हणून म्हणून नाही पाहता मुख स्वय सन्मुख ना त्याच्या अपेक्षा मनात आणलं म्हणजे मन आणि अमनस्क कशा म्हणायची अवस्था शब्दाचा अर्थ काय कि उन्मनी उन्मनी म्हणजे अमनस्क स्थिती पण अमनस्क स्थिती म्हणायची मनात आलं कस मन तिथे उरलं नाही मनात आलं म्हणणं शोभतच नाही त्या माणसाला बोलणे जो बेक मग रिंग आहे